प्रथमस्कंध अथ द्वादशोध्याय परीक्षिताचा जन्म शौनक उवाच अश्वत्थापसृष्ट ब्रह्म शीर्षोऋतेजसा उत्तराया हतो गर्भ ईशेन जीविन शौनक म्हणाले अश्वत्थाम्याने सोडलेल्या अत्यंत तेजस्वी ब्रमास्त्राने उत्तरेचा गर्भ नष्ट झाला होता परंतु भगवंतानी तो पुन्हा जिवंत केला ज्याला शुकदेवाने ज्ञानोपदेश केला होता त्या महाज्ञानी व महात्मा परीक्षिताचा जन्म कर्म मृत्यू आणि त्यानंतर त्याला जी गती प्राप्त झाली ते सर्व आपणास योग्य वाटत असेल तर आम्हा सांगावे आम्ही मोठ्या श्रद्धेने ते ऐकू इच्छितो सूत म्हणाले धर्मजार धर्मराज युधिष्ठिर आपल्या प्रजेला प्रसन्न ठेवीत पित्या समान तिचे पालन करीत होते भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या सेवेमुळे ते सर्व भोगांबाबत निस्पृह झाले होते ज्यांच्याजवळ विपुल संपत्ती मोठे मोठे यज्ञ केल्या कारणाने त्यांच्या फलस्वरूप श्रेष्ठ लोकांचा अधिकार त्यांनी प्राप्त करून घेतला होता त्यांच्या पत्न्या आणि बंधू त्यांना अनुकूल होते सर्व पृथ्वीवर त्यांची सत्ता होती ते जम्बूद्वीपाचे स्वामी होते आणि त्यांची कीर्ती स्वर्गापर्यंत पोहोचली होती हे ऋषींना ज्याची देवताही इच्छा करतात अशी भोग त्यांच्याजवळ होती परंतु भूकेलेल्याला अन्नाखेरीज अन्य वस्तूंची अपेक्षा नसते त्याप्रमाणे भगवंतांना सुखी करू शकत नव्हती शौनक महोदय उत्तरेच्या गर्भातील ब्रह्मास्त्राच्या तेजाने जळू लागला तेव्हा त्याला एक ज्योतिर्मय पुरुष दिसला तो अच्युत अंगठ्या एवढा अत्यंत शुद्ध सुंदर श्यामवर्ण विजय चमकणारा पितांबर धारण केलेला डोक्यावर झळकणारा मुकुट घातलेला सुंदर व लांब चार भुजा असलेला चमकणाऱ्या सवर्णाची सुंदर कुंडले कानामध्ये घातलेला लालसर डोळे असलेला होता तो हातामध्ये कोलिता सारखी झळत असलेली गदा घेऊन वारंवार तो फिरवीत स्वतः त्या शिशुभोवती फिरत होता जसा सूर्य आपल्या किरणाने धुक्याला पिटाळून लावतो त्याप्रमाणे त्या गदेने तो अस्त्र तेजाला शांत करीत होता आपल्या जवळ असलेल्या पुरुषाला बघून हा कोण आहे असा तो शिशु विचार करू लागला अशा प्रकारे त्या दहा महिन्याच्या गर्भस्थ शिशूच्या समोरच धर्मरक्षक अप्रमेय भगवान श्रीकृष्ण अस्ततेजाला शांत करून तेथेच अंतर्धान पावले त्यानंतर अनुकूल ग्रहांचा उदय झाला असता सर्व सद्गुणांना विकसित करणाऱ्या शुभ मुहूर्तावर पांडुवंशी अपेक्षिताचा जा जन्म जा झाला तो बालक इतका तेजस्वी होता जणू पांडूरा जन्म घेतला होता महाराज महाराजिरांनी प्रसन्न मनाने कृपाचार्य ब्राह्मणांकडून पुण्याचन करून त्याचा जातकर्म संस्कार केला दान देण्याच्या वेळी योग्य काळ जाणणाऱ्या युधिष्ठिरांनी दान देण्यासाठी योग्य काळ जाणणाऱ्या युधिष्ठिराने प्रजातीर्थ काळातच म्हणजे नाळ तोडण्यापूर्वी ब्राह्मणांना सुवर्ण गायी जमीन गावे उत्तम प्रतीचे हत्ती घोडे आणि उत्तम अन्न हे दान दिले संतुष्ट होऊन त्या ब्राह्मण त्या विनयशील युधिष्ठराला म्हणाले हे पूर्ववंशिरोमणी प्रतिकूल कालगतीमुळे हा पवित्र पूर्ववंश खंडित होऊ लागला होता परंतु तुमच्यावर कृपा करण्यासाठी भगवान विष्णूंनी हा बालक देऊन त्याचे रक्षण केले आहे म्हणून याचे नाव विष्णुरात ठेवावे हा बालक संसारात मोठा यशस्वी भगवंतांचा परमभक्त आणि महापुरुष होईल हे निशय म्हणाले हे महात्म्यानो हा बालक आपल्या उज्ज्वल यशाने आपल्या वंशाचे पवित्र कीर्ती महात्मे राजर्षी यांचे अनुकरण करील ना ब्राह्मण म्हणाले धर्मराज मनुपुत्र इक्ष्वाकू प्रमाणेच हा पुत्र आपल्या प्रजेचे पालन करील आणि दशरथ पुत्र श्री रामांसारख्या ब्राह्मण भक्त आणि सत्य होईल हा उशिनर देशाच्या राजा शिबी प्रमाणे दानशूर आणि शरणागत वत्सल होईल तसेच यज्ञकर्त्यांमध्ये दुष्यंतपुत्र भरताप्रमाणे आपल्या वंशाचे यश पसरवेन धनुर्धाऱ्यांमध्ये हा सहस्रार्जुन तसेच कौंतयी अर्जुन यांच्यासारखा अग्रगण्य होईल हा अग्निसारखा अजिंक्य आणि समुद्रासारखा दुस्तर होईल हा सिंहासारखा पराक्रमी हिमालयासारखा आश्रय घेण्यास योग्य पृथ्वीसारखा क्षमाशील आणि माता पित्यांसारखा सहनशील होईल पितामह ब्रह्मदेवांप्रमाणे याच्या अंगी समता असेल भगवान शंकरासारखा हा कृपाळ होईल आणि सर्व प्राणीमात्रांना आश्रय देण्यामध्ये हा लक्ष्मीपती भगवान विष्णूंच्या समान होईल समस्त सद्गुण धारण करणाऱ्यांमध्ये हा श्रीकृष्णांचा अनुयायी होईल रंत्यदेवासारखा उदार आणि हो हा बारखा श्रीकृष्णांवर प्रल्हादास याचे पुत्र राजर्षी होतील मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यांना हा दंड देईल पृथ्वीच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी हा कलीला शासन करील ब्राह्मण कुमाराच्या शापाने तक्षकापासून आपला मृत्यू होणार हे ऐकून हा सर्व आसक्ती सोडून देऊन भगवच्चरणांना शरण जाईल हे राजा व्यासपुत्र शुकदेव यांचेकडून हा आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेईल आणि शेवटी गंगा हातटाकी आपल्या शरीराचा त्याग करून निश्चितपणे अभयपद प्राप्त करून घेईल ज्योतिषशास्त्रातील तज्ञ ब्राह्मणांनी रुधिष्ठरांना याप्रमाणे सांगून आणि मान सन्मान स्वीकारून आपापल्या घरी परतले तो हा बालक पृथ्वीवर परीक्षित नावाने प्रसिद्धीला आला कारण या श्रेष्ठ बालकाने गर्भामध्ये असताना ज्या पुरुषाचे दर्शन घेतले होते त्याचे स्मरण करीत तो लोकांची अशा रीतीने परीक्षा घेत होता की यातील कोण त्या पुरुषासारखा आहे जसा शुक्ल पक्षातील चंद्र दिवसे दिवस आपल्या कलांनी पूर्ण होत होत वाढत जातो तसाच तो राजकुमार वडील करीत असलेल्या पालनपोषणाने दिवसेदिवस वाढत गेला याचवेळी स्वजनांच्या वधाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून राजा युधिष्ठीरांनी अश्वमेध यज्ञ करण्याचा विचार केला परंतु प्रजेकडून वसूल केलेला कर आणि दंड या व्यतिरिक्त अन्य धन नसल्याने ते काळजीत पडली त्यांचे मनोगत जाणून भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेने त्यांच्या भावांनी उत्तर दिशेला राजा मरुत्त आणि ब्राह्मणांना सोडून दिलेले पुष्कळचे धन आणले त्या धनातून यज्ञासाठी लागणारी सामग्री गोळा करून स्वजनवधामुळे भ्यालेल्या धर्मपुत्र महाराज युधिष्ठिरांनी तीन अश्वमेध यज्ञांच्या द्वारा भगवंतांची पूजा केली युधिष्ठिराच्या आमंत्रणावरून आलेल्या भगवंतानी ब्राह्मणांच्या द्वारा त्याचा यज्ञ संपन्न करून आपले सुरद पांडव यांच्या प्रसन्नतेसाठी ते काही महिन्यात तिथेच राहिले अहो शौनक यानंतर बंधूसहित राजा युधिष्ठीर आणि द्रौपदीचा नरेप घेऊन यादवांसह भगवान अर्जुनाला बरोबर घेऊन द्वारकेला गेले ततो आशोह ययो त्याभ्युाणिया सुखबंधु योद्वार्रम्हन सा अर्जुन यदुता श्रीमद्भगवते महापुराणे परम हंस संहिताया प्रथमस्कंदे नेमिशी आख्याज्जन्मादुत्कर्षो ना द्वादश्याय श्रीकृष्णापणमस्त